पुस्तक बदलतं विश्व 2020, हजार वीस लेखिका विद्यापाटील वाचक विद्या पाटील गोष्ट अकरावी देखणा ऑनलाईन लग्न सोहळा सौरभ तसा लहानपणापासून हुशार व हाट्टी त्याला कोणती गोष्ट हवी असेल तो काही करून आईकडून किंवा वडिलांकडून मिळवायचाच वडील एका दवाखान्यात काम करायची आई मात्र घरकामात मग्न असायची छोटं कुटुंब पण अतिशय आनंदी आणि सतत उत्साही सौरभ रोज शाळेतून आल्यावर गमती सांगायचा मित्रांसोबत भरपूर दंगा मस्ती आणि खेळ खेळायचा आई व वडिलांचं एकच स्वप्न होतं ते म्हणजे सौरभने मोठं होऊन चांगली नोकरी मिळवावी भरपूर नाव कमवावं सौरभचे वडील सतीश ज्या दवाखान्यात होते तेथील लोकही सतीशला सांगत मुलाला चांगलं शिकव काही पैशांची मदत लागली तर सांगत जा सतीश अतिशय कामसू आणि मनमिळव असल्यानं सर्वांना तो हवाहवासा वाटायचा परिस्थितीनं फारसा शिकलेला नसला तरी दवाखान्यातील अनुभवानं तो बरच शिकला होता डॉक्टरांच्या हाताखाली काम करताना पटकन तो हात पुढे कर डॉक्टरांना मदत करायचा सतीश घरी आल्यानंतर तासभर तरी सौरभशी आणि त्याची आई पल्लवीशी तो बोलत अस पल्लवी हसतमुखानी दोघांशी भरपूर गप्पा करी चहाचा कप तिघण रिचवत दिवसभरातील चांगल्या घडलखा गोष्टी एकमेकांना सांगत सौरभ बारावीला मेरिटला आला तेव्हा दोघांच्या आनंदाला पारावार राहिला नाही सौरभने पुढील शिक्षणासाठी मुंबईला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचे ठरवले तेव्हा दोघांचे डोळे पाणावले एकुलता एक सौरभ शिकण्यासाठी दूर जाणार याचा आनंदही होता आणि आपणापासून दूर राहणार याची वाईटही वाटत होते पल्लवीने आणि सतीशने सौरभला शिकण्यासाठी मुंबईला पाठवले मोठ्या हिमतीने खर्च बराच असला तरी पहिल्यापासून त्याच्यासाठी दोघांनी बचत केली आता होती आता ती कामाला येणार होती सौरभचं शिक्षण सुरू झालं सतीश आणि पल्लवीला घरात कोणीच नसल्याने एकदम बेचैन झाल्यासारखे झाले आपण एकटे पडले आहोत असे त्यांना वाटायला लागले सतीशचा दिवसभरात काम करण्यात वेळ नाही पण पल्लवीला दिवसातून सौरभची अनेक वेळा आठवण होई दिवसभरातून निदान एकदा तरी फोन करून ती सौरभची विचारपूस करा सौरभ तसा बिंदास असल्यानं हॉस्टेलमध्ये लगेच त्याचे अनेक मित्र झाले रूममध्ये त्यांच्यासोबत गप्पात्र होतच शिवाय अडचणीत एकमेकांना मदतही करत एकमेकांना नोट्स देणं काही प्रॉब्लेम असेल तर समजावून देणं हे चालूच असं डायनिंग हॉलमध्ये जेवायला बस तेव्हा मात्र प्रत्येकाला घरच्या जेवणाची आठवण झाल्याशिवाय राहत नस मग एक एक करून सर्वजण आपली आई काय काय पदार्थ किती चांगले बनवते याची चर्चा होईल हॉस्टेलचे एक प्रकारचे जेवण करून खूप कंटाळ मग कुणाचा वाढदिवस असला की त्या दिवशी सर्वजण मस्त बाहेर भटकण्याचा बेताखत, आखत आणि एका चांगल्या रेस्टॉरंटमधे पार्टी करत केक आणून तो कापण्याचा कार्यक्रम झाल्यावर जेवणावर ताव मारत सौरभ कॉलेज जीवन एन्जॉय करण्याबरोबर अभ्यासही तेवढाच मन लावून करत होता सतीश यांनी पल्लवीचे स्वप्न त्याला पूर्ण करायचे होते प्रत्येक वर्षी त्याला डिस्टिंक्शन मिळत होते सुट्टी लागली की एकही दिवस तो न दवडता त्याच्या घरी लातूरला पोहोच तो आला म्हणजे पल्लवी आणि सतीश फार हरकून जात त्याच्यासाठी काय करूनी काय नाही असे त्यांना होऊन जाई पल्लवी प्रत्येक दिवशी त्याच्या आवडीचे पदार्थ करत असे सतीशही येताना त्याला आवडणारं काहीतरी घेऊन येई ती घे मिळून मग कितीवेळ गप्पा करत सौरभ आईला म्हणे आई तू सुद्धा काहीतरी घरात बसून करू शकतेस एकटीला दिवसभर किती कंटाळ येत असेल तू विचार करून तर पहा नक्की तुला काहीतरी मिळेल करायला पल्लवी मात्र हसत त्याकडे दुर्लक्ष करून म्हणे आता मी नाही माझी सून आल्यावर तीच करेल काहीतरी पुढचं वर्ष तुझं शेवटचं वर्ष नोकरीला लागला म्हणजे लग्न कर आणि सून लवकर आण हसत उत्तर देई आई आता तो जमाना गेला आता मुलं लग्न अठ्ठावीस वर्षानंतरच करतात तोपर्यंत तू काय करणार आहेस मी नाही इतक्या लग्न करणार मग सतीश त्याला साथ देत म्हणे खरं आहे तुझा सौरभ मला शिकता आलं नाही म्हणून ही नोकरी पत्करावी लागली पण तुला अजून पुढे शिकायचे तर तू शिक त्यानंतर नोकरी आणि मग लग्न झालं तुमचं दोघांचं एक मत पल्लवी लगेच म्हणाली तुम्ही बाप बेटे कमी आणि मित्रच जास्त वाटतं बरेच जण म्हणतात मुलगा आणि आई एकमेकांच्या जास्त जवळ असतात पण मला काय असं वाटत नाही आई तू रागवलीस का माझ्यावर तुझं पटतंय मला तुझ्या मताप्रमाणे नोकरीला लागलो की लग्न करू बस पण मुलगी मात्र तूच शोधायची हां नाही रे बाबा आजकाल तुमा मुलांना आम्ही पसंत केलेली मुलगी थोडी आवडणार आहे बरोबर बोललीस सतीश म्हणाला तूच मुलगी पसंत करायची आणि आम्ही लग्न लावून देऊ असं घरात अतिशय खेळीमिळीचं वातावरण ठेवत सौरभचे सुटीचे दिवस केव्हा संपत आणि त्याची जाण्याची वेळ केव्हा येऊन ठेखील समजत नसे सौरभचं कॉलेजचं शेवटचं वर्ष यावर्षी त्यांची ट्रीप तीन दिवस महाबळेश्वरला जाणार होती मुलांच्या उत्साहाला उदाहरण आलं होतं हे शेवटचं वर्ष आयुष्यभर लक्षात राहील असे क्षण आपल्याला एकमेकांसोबत घालवायचे आहे याचा जणू प्रत्येकाने वेळा सुचलला होता ट्रीपला जाताना आणि येताना बसमध्ये गाण्याच्या भेंड्यांव्यतिरिक्त आणखी कोणते खेळ खेळायचे ते, ते प्रत्येकजण शोधून काढत होता नेटवर सर्च करत होता आकाश विपुल मिराज अविनाश आणि असा कितीतरी मित्रांचा ग्रुप तास तास चर्चा करून भेट ठरवत होते त्यांच्या कॉलेजात असणाऱ्या मुलींशीही त्यांची मैत्री होती पण तेवढ्या पुरतीच हिंगाणा म्हणजे या मुलांनीच त्यासाठी मुलींची आडकाठी कशाला कोणाला आतापर्यंत एखादी मुलगी पसंतही पडली नव्हती हाय हॅलो करून दोन चार मिनिटं बोलून आपल्या घोळक्यात ही मुलं येऊन बसायची एक दिवस अनिरुद्ध म्हणाला अरे हे आपले शेवटचे वर्ष आपल्या ग्रुपमधील एकालाही काही मुलगी पटवता आली नाही अजून त्यावर अविनाश म्हणाला यार अशी पटवावी लागत नसते इशारोसही काम होत आहे म्हणजे याला अनुभव आहे वाटत मीराज म्हणाला आपण पसंत आहे बव असं म्हणताच सर्वांनीच अविनाशच्या धारेवर धरलं आम्हाला सांग तर खरं आम्ही चांगली फिलिंगच लावतो बघ तसं नाही रे बाबांनो मी सहज म्हणालो सिनेमात पाहत नाही का तुम्ही ह हं बरंच प्रकरण शिस्तय वाटतं तसं नाही रे बाबांनो म्हणत अविनाशची अशी काही फिरकी सर्वांनी घेऊन त्याला मेटा आणलं की तो शेवटी म्हणाला असं कराल तर मी ट्रीपला येणार नाही तेव्हा कुठे त्याचा पिक्चर सर्वांनी सोडला सौरभ हे सर्व पाहताना मनात कॉलेजातल्या एक मुलीचा चेहरा त्याच्या नजरेसमोरून गेला पण एकही मुलगी त्याला मनापासून आवडलीच नव्हती झालं एकदाच्या ट्रिपला जाण्याचा दिवस उजाडला प्रत्येकाने गळ्यात घातलेली सॅक एक पाण्याची बाटली डोळ्यावर गॉगल फॅन्सी कपडे आणि पायात बुट अशा दिमाकात सर्वजण बसमध्ये बसले बसमध्ये एकच गलका सुरू झाला मुलीही गप्पात रांगल्या मुलंही गप्पात रांगली मग मुलांच्या गाण्याच्या भेंड्या सुरु झाल्या उत्साहाला उदाहरण आलं अगदी किशोर कुमारपासून ते श्रेया श्रेय घोषालपर्यंत सर्वांनी गाण्यावर ठेका धरला नवीन व जुनी गाणी म्हणण्यात चांगली चढावड लागली मध्येच एकमेकांना चिडवई लागली एखादं गाणं म्हणताना ते जरा लांबवलं की त्याची फिरकी घेऊ लागले दोन तीन तास गाण्याच्या भेंड्या खेळून झाल्यावर बस एका धाब्यावर थांबली तेथे ते सर्वांनी भरपेट नाश्ता व चहा घेतला आणि पुन्हा सर्वजण बसमध्ये येऊन बसली बस दीड दोंडला महाबळेश्वरला आलिशान हॉटेलमध्ये उतरली तेव्हा सर्वजण अवाक होऊन पाहत होते आपण दिलेल्या पैशाचे चीज झाल्यासारखे त्यांना वाटले त्या हॉटेलमधून सर्व रूममधून महाबळेश्वरचा सुंदर व्ह्यू दिसत होता दोन दोन जण एक एक रूम मध्ये शिफ्ट झाली जेवणे तीन वाजता झाले आणि दोन तास आराम करून पाच वाजता सनसेट पाहण्याचे ठरले ही ट्रीप अतिशय संस्मरणीय होणार असे सौरभ अविनाश रूमवर येत म्हणाले अविनाश म्हणाला खरंच पुढील वर्षापासून कोण कुठे जाणार माहीत नाही पण नेहमीच आठवणी म्हणाला ताज्या करतील थोडा आराम करून पाच वाजता चहा घेतला आणि सर्वजण सनसेट बस बसमध्ये येऊन बसली पुन्हा सर्व मुलांनी ठेका धरत गाणं म्हणायला सुरुवात केली आमिर खानचं आती क्या खंडा आला अरे घुमेंगे फिरेंगे नाचेंगे, ऐश करेंगे और क्या असे म्हणत सर्वांमध्ये आशा पिकल्या सनसेट पॉईंट आला सनसेट पाहण्यासाठी सर्वच जण आतुर होते कठोड्याला टेकून सर्वच जण विहंगम दृश्य होते तेवढ्यात दुसऱ्या कॉलेजची बस तिथे येऊन थांबली भराभर त्यातील मुलव मुली उतरली सौरभ व त्याचे मित्र फोटो काढण्यात दंग होते तेवढ्यात गॉगल घातलेली कुरळे केस असलेली सडपात व अतिशय देखणी मुलगी सौरभला म्हणाली आमचा एवढा फोटो घेता का प्लीज सौरभला त्या मुलीकडे बघताना तिचा कॅमेरा हातात घ्यायचंही भान राहिलं नाही तो त्याच्याच कॅमेराने फोटो टिपायला लागला तसं ती सौरभला म्हणाली एक्सक्यूज मी या कॅमेऱ्यात तोपर्यंत सौरभने त्याच्या कॅमेऱ्यात फोटोही काढला होता सौरभने त्या दोघींचा फोटो काढला दोघीने थॅक्स म्हणत त्या दुसरीकडे वळल्या पण सौरभची नजर मात्र त्यांच्यावरून काही केल्या अटत नव्हती सौरभला जणू हीच ती मुलगी जी आपल्याला हवी होती असे प्रकर्षाने वाटून गेले परत छे आपला विचार काहीतरीच म्हणून तो विचार त्याने झटकला आणि मित्रांमध्ये सामील झाला दुसऱ्या दिवशी साईट सीईंग करून झाल्यावर एका रेस्टॉरंटमध्ये सर्वजण जिवायला बसली तर जाताना ती मुलगी सौरभला येऊन धडकली सॉरी म्हणत तिने विचारले काल तुम्हीच फोटो काढला होता ना मी अनघा आमची तीन दिवसासाठी ट्रीप आली आहे कॉलेजचं नाव सांग तीही शेवटच्या वर्षाला आहे हे सौरभला कळले सौरभ ने संधी साधून तुमचा फोन नंबर मिळेल का असे म्हणून तिचा फोन नंबर घेतला मला वाटतं रोज आपली भेट इतिहासपर्यंत होतच राहील बहुधा असं म्हणत मन दोघं मनसोक्त असले तिने हात पुढे करत शेकॅण्ड करत बाय म्हणून ती तिच्या टेबलवर जाऊन बसली सौरभचा काही क्षण स्वतःवरती विश्वासच बसेना आपण ट्रीपसाठी महाबळशाला येतो काय आणि अनघा नावाची मुलगी आपल्याला भेटते काय सर्व काही त्याला स्वप्नात आल्यासारखं वाटायला लागलं आजूबाजूची त्याला काही आहे दिसण्याचं झालं त्याच्या मनात अनघाचे विचार चालू झाले तिचं हसणं आणि बोलणं याने तो भारा होऊन गेला बसमध्ये सर्वजण बसले व पुढील पॉइंट पाहण्यासाठी निघाले अविनाश सौरभला म्हणाला बरा आहेस ना तू तु। तुझे लक्ष दिसत काय झालंय काय झालंय काही नाही असाच विचार करत होतो म्हणत पुढचे पॉईंट पाहत सर्वांनी फोटो काढले निसर्ग सौंदर्य नेहाळत सौरभला उगीच आता अनघाही येथे येईल असं वाटायला लागलं दोनदा भेट झाली म्हणजे तिसऱ्यांदा होणारच असे त्याला राहून राहून वाटे तिसरे आणि शेवटच्या दिवशी आपली भेट व्हावीच असं त्याला मनापासून वाटू लागलं खरेदीसाठी त्यांची बस थांबली सर्व मुलांनी भेटवस्तू व तेथील रसदार स्ट्रॉबेरीचे बॉक्स खरेदी केले इकडे तिकडे त्यांनी नजर फिरवली अनघाईथे आपल्याला भेटेल असं त्याला सारखं वाटत होतं तेवढ्या त्याचं लक्ष एका स्टॉलवर गेलं तिथे अतिशय आकर्षक गळ्यातील माळा टांगलेल्या दिसल्या त्याच्या मनात एक विचार चमकून गेला तिच्यासाठी एक गिफ्ट म्हणून एक माळ विकत घेतली तर आपल्याला त्यानिमित्तानं भेटता येईल त्याने त्याच्या आवडीची एक माळ पटकर विकत घेऊन आपल्या सॅगमध्ये टाकली सर्वांची खरेदी पूर्ण झाल्यावर हॉटेलमधे सर्वांनी जेवणं केली आणि सॅग घेऊन बसमध्ये जाण्यासाठी निघाली बस सुरु झाली तेव्हा सरोपच्या डोक्यात अनघाचेच विचार चालू होते कॉलेजमधे अविनाशची उडवलेली खिल्ली त्याने दिलेलं उत्तर त्याला सारं आठवत होतं आणि आपल्या बाबतीतही किती खरं ठरलं होतं असं त्याला वाटायला लागलं आपल्याला तिच्याबद्दल एवढी ओढ का वाटते मला खूप तिच्याशी बोलावं का वाटतंय खरंच अनघा पाताक्षणी किती गोड वाटली आपल्याला ती परत भेटेल का अशा असंख्य प्रश्नांचा काहूर त्याच्या मनात चाललेलं असताना बसमधील गलक्याचा या आवाज त्याला ऐकू येण्याचं झालं पुन्हा मुला मुलींचा बसमध्ये धिंगाणा सुरू झाला आता गाण्याच्या भेंड्या नको म्हणत सर्वांनी फेटाळून लावलं मग मिराजने हाऊझी हा गेम होता तो आपण सर्वांनी खेळूया असं म्हणताच सर्वांनी टाळ्या पेटल्या तीन दिवसाच्या ट्रीपने सर्वांमध्ये एक जोम संचारला होता मिराजने हाउजी गेमचे नियम सर्वांना सांगितले कागद वाटली आणि गेम सुरु झाला आडव्या उभ्या रंगा ज्याच्या आधी पूर्ण होतील ही बक्षिसे आहेत सर्व रकाने भरून सर्वात आधी ज्याचे होईल तो जिंकला मग काय कोणाचा आधी होईल याची उत्सुकता सर्वांना होती एक एक आकडा मिराज सांगू लागला आणि आपल्या कागदावर तो अंक आहे का ते प्रत्येकजण बघू लागला सौरभचे मात्र गेमकडे लक्षच नव्हते मग उगाच मनाशी विचार केला की आपली उभी उभीओळ आदी झाली तर अनघा आपल्याला हमकास भेटणार झाल मन लावून तो उभीओळ भरण्याची वाट पाहू लागला दहा बारा अंकानंतर सौरभची उभीओळ पूर्ण झाली आणि त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही गिफ्ट घेण्यापेक्षा अनघा भेटण्याचा आनंद त्याला जास्त झाला होता सर्व रकाने भरून झाल्यावर प्रीतीला पहिले बक्षीस मिळाले दोन तास कसे गेले कळलेच नाही बसमध्ये मग मित्रमैरिणी गप्पांमध्ये रंगली बायाचे दृश्य पाहत काही बसेस जेव्हा मागून पुढे जात तेव्हा सौरभला उगाच यात अनघा असेल का असा विचार मनात येईल सर्वजण बसने घरी परतले थकवा होता पण त्यापेक्षा हे तीन दिवस व त्यात केलेली धमाल प्रत्येकाच्या मनात कायम कोरली गेली होती रूमवर जाताच सौरभ कॉटवर आडवा झाला अविनाश म्हणाला काय थकलास नाही रे मस्त ट्रीप झाली आपली एक दिवस कॉलेजला दांडी अविनाश म्हणाला मी जातो तू बस एकट्याच रूमवर सौरभलाही आज एकांतात वेळ घालवावा असं वाटत होत सर्व सावकाश आवरून त्याने अनघाला फोन केला तिलाही त्याने फोन केलेला पाहून भारी वाटलं तुम्ही पोहोचलात आम्ही आता पोहोचू पंधरा मिनिटात नीट आवाजही ऐकू येत नव्हता मग सौरभ म्हणाला आपण भेटूया का ती म्हणाली का नाही भेटायचं सौरभला तर आभाळच ठेकणे झाल्यासारखं झालं येत्या रविवारी पार्कमध्ये सौरभने ती माळ काढत पुन्हा एकदा पाहिली अनघाच्या गळ्यात ही कशी दिसेल असा तो विचार करू लागला तिला आवडेल ना आणि काहीही आडेभेडा तिने घेतला नाही जनू काही खूप दिवसापासून मैत्री आहे असेच जनू बोलत होती रविवारी पार्कमध्ये ठरल्याप्रमाणे भेटली एकमेकांशी आस्तोंदोलन करत एकमेकांची ओळख करून घेतली एकमेकांच्या आवडीनुडीबद्दल बऱ्याच वेळ बोलत होती दोन तास झाल्याचेही त्यांच्या लक्षात आले नाही अनगा खळाळता उत्साहाचं रूप आहे आणि किती बनमोकळी आहे असं सौरभला वाटून गेलं तिच्या करिअरविषयी किती ठाम आहे हेही त्याने जाणले आपलं आयुष्य कसं असावं इतपर्यंत ती भरभरून बोलली होती आणि सौरभला ते सर्वच अतिशय मनापासून आवडलं होतं जणू महाबळेश्वर ट्रीप आपल्यासाठी निमित्त मात्र ठरावी आणि अनगाशी आपली लग्नगाठ बांधावी इथपर्यंत सौरभचे विचार चालले होते पहिल्या भेटीतच सर्व काही बोलायला नको म्हणून तो काही बोलला नव्हता दुसऱ्या भेटीतही आवडीनिवडी स्वभाव घरची माणसं याबद्दल दोघं भरभरवून बोलली एकमेकांच्या सहवासात त्यांना आवडायला लागलं दोघही डिस्टिंगशनमध्ये पास झाली होती दोघांनी पोस्ट ग्रॅज्युएट एकाच कॉलेजला करण्याचे ठरवले सौरभचे मित्र त्याच्यावर जाम खुश तर होतेच पण लग्नाला केव्हा बोलवतोय अशी विचारना करू लागले पण दोघांनी पोस्ट ग्रॅज्युएट नंतर नोकरी आणि नंतर लग्न करण्याचे ठरवले दोघांना एकाच कॉलेजला प्रवेश मिळाल्याने आता रोजच भेटणी होऊ लागले अभ्यासातही एकमेकांची मदत होऊ लागली सौरभ लातूरला सुटीत आल्यानंतर अनगाविषयी सविस्तर सांगितले सतीश व पल्लवीच्या आनंदाला पारावार राहिला नाही पल्लवी ही अनघाशी बोलताना हरकून जाई एकदा सुटी सौरव अनगाला घेऊन लातूरला दोन दिवसाचा टी घेऊन आला तिचा लाघवी व मन मोकळा स्वभाव सतीश व पल्लवीला फार आवडला आता सहा महिन्यानंतर तुमचे कॉलेज संपेल कॅम्पस इंटरव्ह्यू उद्योग सिलेक्ट झाल्याने नोकरी शोधण्याचा प्रश्नच नव्हता हो एप्रिल दोन मध्ये लग्नाचा मुहूर्त काढला अनघासाठी काय दागिन कराव असा विचार सतीश आणि पल्लवी करत होते अनघाचेही आई वडील अत्यंत खुश होत एकूलत्या एक मुलीचं लग्न मोठ्या थाटात करायचं असं त्यांनी ठरवलं दोन्ही कुटुंबांनी एकत्र येऊन चर्चा केली खरेदी सर्वांनी मिळून केली दोन्हीकडून एक, एक हजार लोक उपस्थित राहतील ते त्याची यादी केली आता हॉल बँडबाजा केटर्स बुक करण्यासाठी अणघाच्या आईवडील चौकशी करत होते लॉन असलेलं मंगल कार्यालय भाड्यानं घेण्यासाठी हॉलच्या शोधात होते लग्नाच्या खर्चाचाही त्यांनी अंदाज घेतला असता वीस पंचवीस लाखात सर्व बसवायचे त्यांनी ठरवले खरं तर सौरव व अणघाला हा एवढा अनाठायी खर्च कशासाठी करायचा असा प्रश्न दोघांनाही त्यांच्या आईवडिलांना विचारला होता पण आम्हाला ना था सर्व नातेवाईकांना या निमित्ताने बोलवायचे आहे शिवाय एक आणि शेवटचं कार्य म्हणून लग्न धुमधडाक्यातच करायचं त्यांचा निश्चय होता आणि अचानक कोरोना संकटाच्या बातम्या टीव्ही वर्तमानपत्रात यायला लागल्या सर्व काही बंद झाले आता तीन महिने लॉकडाऊन असल्याने लग्न होणे शक्य नव्हते हॉल बुक केला नव्हता ते बरेच झाले होते एक महिना गेला सौरभ आणि अनघाई लॉकडाऊनमुळे आपापल्या घरीच होते फोनवर नाहीतर ऑनलाईन त्यांच्या गप्पा रंगत एके दिवशी सौरभ म्हणाला मला तर वाटते लॉकडाऊन झाला ते बरेच झाले लग्न समारंभावर एवढा खर्च केलेला मला मनला पटत नाही माझ्या बाबांनी आयुष्यभराची कमाई लग्नावर खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे एका दिवसाच्या समारंभासाठी एवढी किंमत मोजायची शिवाय येणाऱ्या लोकांनाही त्यांच्या कामातून सुटी टाकून प्रवास करत दोन अक्षदा टाकण्यासाठी यावी लागते ते त्यांच्या इच्छेकातन नाही तर आपल्या मुलांच्याही लग्नाला सर्वांनी याव त्या मागे बर असा त्यामागे हेतु असतो काळाबरोबर यात बदल नको का व्हायला तशी अनघा म्हणाली सौरभ तू अगदी माझ्या मनातलं बोललास असं लग्न करून काय उपयोगाचं आपण आता नाही तरी हॉल घेऊन लग्न करू शकणारच नाहीयेत तेव्हा असं लग्न आम्हाला मान्य नाही हे आईवडिलांना पटवायला सोपं आहे पण मग आपलं लग्न सौरभ आपण लग्न ऑनलाईन पद्धतीने करायचं काय सौरभ ओरडलास ते कसं शक्य आहे मग अनघाने सांगितलं खूप लोक हौसेकाथर वेगवेगळ्या पद्धतीने लग्न करतात तसं आपण ऑनलाईन लग्न करायचं दोन्हीकडच्या वराणी मंडळींना लग्नाची तारीख व वेळेची लिंक व मेसेज पाठवायचा कोणताही आहार स्वीकारला जाणार नाही हे स्पष्ट लिहायचं आपापल्या पद्धतीनं घरात सजावट करून आपण माळा घेऊन उभे राहायचं ब्राह्मणही पूजा ऑनलाईन सांगतील त्याप्रमाणे विधी करायचे सौरभ म्हणाला मलाही तुझं म्हणणं पटतंय नेहमीपेक्षा असं लग्न केल्यास ते सर्वांच्याच कायम लक्षात राहील येण्या जाण्याचा वेळ व वा पैसा वाचेल बुफे जेवणात होणारी अन्न नासाडी टळेल खरच अनघा आपण दोघे आपल्या आईवडिलांशी बोलू ते या परिस्थितीत नक्कीच तयार होतील सुरुवातीला अनघा वा सौरभचं म्हणणं पटलं नाही पण दोघांच्या हाट्टापुढे त्यांचे काही चालले नाही सतीश जिथे काम करत होता तिथल्या सर्वांनी सौरभची आयडिया खूपच आवडली सौरभ म्हणाला बाबा तुम्ही आयुष्याची कमाई लग्न खर्चात घालवणार होतात ना त्यापेक्षा तुमच्या दवाखान्यात जोडून कोविड सेंटर उभारण्यासाठी त्याचा उपयोग होऊन कितीतरी जणांचे प्राण वाचतील सतीशला सौरभचा हा विचार एकदम पटला आणि त्याचा अभिमानही वाटला अनघानेही आईवडिलांना तुम्ही जे पैसे लग्नासाठी खर्च करणार होते त्यातून तुम्ही व्हेंटिलेटरसाठी एखाद्या हॉस्पिटलला तो पैसा डोनेट करण्याचे सुचविल त्यांनीही आनंदाने मान्य कल सौरभ व अनघा ऑनलाईन लग्नाच्या तयारीला लागल मित्र मित्रमैत्रिणींना नाही भन्नाट आयडिया वाटली लग्नात कुणालाही कोणतंही टेंशन नाही घरात बसून हा ऑनलाईन सोहळा बघता येणार होता अगदी जवळील आठ जन जण सौरभ आणि अनघाच्या घरी हजर राहणार होते घरी स्वयंपाक होणार होता सौरभ व अनगा या पद्धतीच्या लग्नाने रोमांचित झाले होते एकमेकांना न भेटता लग्न नुसत्या कल्पनेने त्यांना भारावून टाकले होते आतापर्यंत भेटून आयुष्याच्या आनाभाका आपण घेतल्याच आहेत पुढील आयुष्यही एकमेकांच्या साथीने काढायचे मग लग्नाचा ओडंबर कशासाठी हे ऑनलाईन लग्न एक प्रेरणास्त्रोत बनेल याची त्यांना खात्री होती ऑनलाईन लग्नाचा दिवस उजाडला भरपूर डेकोरेशन लाइटिंग दोन्ही घर नाहून निघाली होती दोन्ही कुटुंबाच्या ओळखीचे डॉक्टर्स नर्सही मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी हजर होते लिंकवर क्लिक करत एकाच वेळी आठशे नऊशे लोक जॉईन झाले म्हणजे वराडी मंडळींची वाट पाहण्याचा प्रश्नच नव्हता नवरानवरीची त्या गोंधळामुळे गर्दीमुळे बेचेने नव्हती दोघंजण आपापला मेकअप उत्तम करून समोर हात धरून उभे राहिले तेव्हा उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा गजर केला सतीशने नामांकित शब्द शब्दसुमनाने स्वागत करत धनराशी कोविड सेंटरसाठी फोन पेने मनी ट्रान्सफर केले अनघाच्या आईनेही व्हेंटिलेटरसाठी रक्कम फोन पेने सुपूर्द केली उपस्थित सर्वांनाच खूप आनंद झाला आपण अशा आगळ्या वेगळ्या लग्नास उपस्थित राहिलो याचा अभिमानही वाटला कुठलीही दगदग न करता शुभेच्छा देण्यासाठी हजर राहता आले याचे समाधांतर तर मोठेच होते गुरुजींनी मंत्रोच्चार सुरू केला उपस्थित लोक फुलाचा पाकळ्या घेऊन उभे होते सौरभणे आणि अनघाणे एकमेकांच्या गळ्यात ऑनलाईन पद्धतीने हार घालताच सर्वांनी त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला हार घातले फोटो दोघांनी एकमेकांना पाठवले व अशा फोटोसोबत दोघांनीही फोटो, फोटो काढले मित्रमैत्रिणींनी तर धमाल केली सौरभणे व अनघाणे उखाणा घेतला लग्न समारंभानंतर प्रत्येक आपले जेवण घेऊन आला व सर्वांनी मिळून जेवणही केले लग्न बाद मुफे पद्धतीत लाखो रुपयांच्या अन्नाची नासाडी टळली मनसोक्त गप्पा करत सर्वांनी जेवणे केली सौरभने व अनघाने फेरे पूर्ण केले फेरे म्हणजे तरी काय याचा सविस्तर अर्थ गुरुजींनी ऑनलाईन सांगितला तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली सौरभच्या मित्रमैत्रिणींनी एक मनोरंजनात्मक बहारदार कार्यक्रम सादर केला नृत्य आणि गायनाला सर्वांनी दाद देत मनसोक्त आनंद लुटला नाही तर आजकाल लग्न समारंभात गर्दी सर्वांची धावपळ आणि त्याच्यात ऑर्केस्ट्रा असला तर कोण कोणाशी काय बोलतंय ते कळतही नाही नावापुरता तो देखावा असतो पण या ऑनलाईन लग्न सोहळ्यात सर्व काही नीट नेटकं का, आटोपशीर व कुठलाही गोंधळ न होता प्रत्येकजण आनंदानं हरकून जात होता सौरभ व अनगाचा हा ऑनलाईन लग्न सोहळा ठरला तो केवळ लॉकडाऊनमुळे आणि यापुढे असं लग्न प्रत्येक तरुणाईला एक प्रेरणास्त्रोत ठरेल यात शंकाच नाही